पुस्तक बहुरूप गांधी लेखिका अनुबंधोपाध्याय वाचक विद्या पाटील प्रकरण सहावे भंगी गांधीजींच्या वडिलांच्या घरी राजकोटला उका नावाचा एक झाडणारा होता तो सफाही करायचा गांधीजींनी कधी उकाला स्पर्श केला तर पुतळीबाई त्यांना लगेच आंघोळ करायला लावा एरवी स्वभावनं गरीब आज्ञाधारक असणाऱ्या मुलाला हे मुळीच आवडत नसे ते बारा वर्षाची असताना आईशी वाद घालत उका आपल्याकडची घाण साफ करतो त्याच्या स्पर्शानं मला कसा काय विटा होईल मी तुझी आज्ञा पाळणार नाही असं नाही पण रामायण सांगतं की रामान गुहक नावाच्या तांडाला अलिंगन दिलं होतं रामायण आपल्याला काही चुकीचं सांगणार नाही या वादाला भूतईबाईंकडे उत्तर नसायचं गांधीजी दक्षिण आफ्रिकेत सफाईचं काम शिकले त्यांचे तिथले मित्र प्रेमाने त्यांना थोर सफाई कामगार म्हणत तिथं तीन वर्ष राहिल्यानंतर ते भारतातून बायको आणि मुलांना घेऊन जाण्यासाठी आले होते त्या काळात मुंबई प्रांतात प्लेटची साथ आली होती राजकोटला ती पसरण्याची शक्यता होती गांधीजींनी ताबडतोब राजकोट स्वच्छ करण्यासाठी काम करायचं ठरवलं त्यांनी प्रत्येक घराची पाहणी केली आणि मोऱ्यात स्वच्छ ठेवण्यावर भर दिला अंधारे घाणेरडे दुर्गंध येणारे इकड्यांनी भरलेले संडास पाहून त्यांना भयंकर वाटले वरच्या वर्गातील काही घरं गटारांचा वापर करत आणि तिथे तर असह्य गाण होती तिथं राहणारे लोक लक्ष देत नव्हते गरीब अस्पृश्य लोक जास्त स्वच्छ घरांमध्ये राहत होते त्यांना गांधीजींचं म्हणणं पटलं गांधीजींनी सुचवलं की दोन वेगळ्या बदल्या वापराव्यात एक मूत्रासाठी आणि दुसरी मलासाठी त्यामुळे स्वच्छता वाढली गांधी कुटुंब राजकोटमध्ये प्रसिद्ध होतं गांधीजींचे वडील आणि आजोबा राजकोट आणि श्रीराजच्या इतर राज्यांमध्ये दिवाण म्हणून काम पाहत सत्तर वर्षापूर्वी दिवाणांचा बॅरिस्टर मुलगा घरोघरी जातो आणि ड्रेनेजची पाहणी करतो आहे हे करायला फार मोठं धैर्य लागत गांधीजींना या प्रकारचं नैतिक धैर्य कुठल्याही कामात कमी पडलं नाही ते अनेक पाश्चात्य पद्धतीवर टिका करीत पण ही वारंवार मान्य करत की सफाई खऱ्या अर्थानं ते पाश्चात्यांकडून शिकले भारतात त्यांना त्या प्रकारच्या स्वच्छतेची लोकांना ओळख करून द्यायची होती गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून तेव्हा दुसऱ्यांदा भारतात आले तेव्हा ते कलकत्त्याच्या काँग्रेसच्या शिबिराला उपस्थित राहिले दक्षिण आफ्रिकेत भारतीयांना कशी वाईट वागणूक मिळते त्याबद्दल ते सांगायला आले होते त्या काँग्रेस शिबिरात स्वच्छतागृहांची व्यवस्था दयनीय होती काही प्रतिनिधी तर त्यांच्या खोडीसमोरच्या वरंड्यांचा उपयोग सरका केला होता इतरांनी त्याला आक्षेप घेतला नाही पण गांधीजींनी ताबडतोब निषेध नोंदवला स्वयंसेवकांशी ते सफाईबद्दल बोलले तेव्हा ते म्हणाले हे सफाई कामगारांचं काम आहे आमचं नाही गांधीजींनी खराडा मागून घेतला आणि स्वतः सफाई केली तेव्हा ते सुटाबुटात होते स्वयंसेवक अवाग झाले पण कोणीही त्यांना मदत करायला पुढे झाला नाही अनेक वर्षानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे गांधीजी मार्गदर्शक झाले तेव्हा स्वयंसेवकांनी एक भंगी पथक निर्माण करून शिबिरात काम केलं एकदा तर फक्त ब्राह्मणांनी काम केलं हरिपुरा काँग्रेसच्या अधिवेशनात 2000 हजार शिक्षकांनी विद्यार्थ्यांना भंगीकामाचं प्रशिक्षण दिलं होतं काही विशिष्ट लोकांना सफाई करायला लावायची आणि त्यांना अस्पृश्य म्हणायचं हे गांधीजींना मान्य नव्हतं त्यांना भारतातून अस्पृश्यताच नाहीशी करायची होती दक्षिण आफ्रिकेत गोरे लोक भारतीयांना त्यांच्या अस्वच्छ सवयींबद्दल नावं ठेवत गांधीजींनी त्यांची घर पाहिली आणि त्यांना घर आणि परिसर सुशेच ठेवायला सांगितलं सार्वजनिक सभांमध्ये त्याविषयी बोलत आणि वृत्तपत्रही लिहित डर्बनमधलं गांधीजींचं घर पाश्चात्य पद्धतीने बांधलेलं होतं न्हानी घरातलं पाणी बाहेर जात नसे कमोड्स वापरली जात खोलीमध्ये जा विधीसाठी पात्र ठेवली जात गांधीजींच्या बरोबर त्यांचे जे कारकुन राहत त्यांची विधीपात्र गांधीजी साफ करत असत ते कस्तुरबांना सुद्धाही सफाई करायला लावत स्वतःच्या लहान मुलांनाही ते शिकवत एकदा एका खालच्या जतीच्या कारकुनाचं विधीपात्र साफ करताना कस्तुरबांडी तोण वाकडं केलं तर गांधीजींनी त्यांना सांगितलं जात पात पाळायचे असेल तर घराबाहेरवा एकदा साबरमती आश्रमात अस्पृश्य जोडप्याला प्रवेश दिला म्हणून गांधीजींच्या जवळच्या शुभचिंतकांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता एकदा दक्षिण आफ्रिकेतल्या तुरुंगात गांधीजींनी सांडपण्याची चेंबर साफ केली पुढल्या वेळी तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सफाई कामगाराचं काम, काम दिलं वीस वर्ष दक्षिण आफ्रिकेत राहिल्यानंतर गांधीजी शेवटी शेहेचाळीसाव्या वर्षी एकोणीसशे पंधरा या वर्षात त्यांच्या सहकार्यांबरोबर भारतात कायमचे परत आले त्या वर्षी हरिद्वारच्या कुंभमेळ्यात त्यांनी आणि त्यांच्या तरुण सहकाऱ्यांनी भंगीकाम केलं त्याच वर्षात त्यांनी पुण्याला सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या घरांना भेट दिली काही सभासदांनी एका सकाळी असं पाहिलं की गांधीजी मोऱ्या साफ करताय त्यांना ते आवडलं नाही पण गांधीजींचा असा विश्वास होता की अशा प्रकारचं काम स्वराज्यासाठी माणसाला लायक ठरवतं त्यांनी संबंध भारताचा एकदाच नाही तर अनेकदा प्रवास केला कुठेही गेले तरी त्यांना या ना त्या स्वरुपात अस्वच्छता दिसत असे सार्वजनिक मुताऱ्यांचा सा रेल्वे स्टेशनवरचा आणि धर्मशाळांमधला दुर्गंध आणि घाण भयानक असे खेड्यापड्यातून माणसं बैलगाड्या घेऊन यायची ते रस्तेही वाईट अवस्थेत असायचे पवित्र कुडातलं पाणी किती वाईट आहे हे न बघता लोक त्यात डुबक्या घेत ते, ते स्वतःच नदीकाठी अस्वच्छता पसरवत काशी विश्वेश्वराच्या मंदिरातल्या संगमनवरी फरशीवर चांदीची नाणी जडवलेली असत त्यात प्रचंड घाण साठून राहत होती मंदिराची बहुतेक प्रवेशद्वारं अरुंद घसरड्या रस्त्यांची होती रेल्वेनं प्रवास करणारे लोक तर रेल्वेचे डबे इतके घाण करत की भारतात अगदी थोड्या लोकांना बूट घालणं पडत असलं तरी अन्वानी चालण्याची कल्पना सुद्धा भारतात करता येत नसे मुंबईसारख्या शहरात रस्त्यावरुन चालणाऱ्या लोकांना आसपासच्या इमारतीतून कोणीतरी अंगावर थुंबण्याचा धोका असे नगरपालिकांना उद्देशून गांधीजी म्हणत तुमच्या प्रशस्त रस्त्यांबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो तुमची दिव्यांची उत्तम व्यवस्था आणि तुमच्या सुंदर बागा याबद्दलही अभिनंदन पण सांडपाण्याची व्यवस्था नीट नसेल रस्ते गल्ल्या दिवसा आणि रात्री स्वच्छ ठेवल्या जात नसतील तर त्या नगरपालिकेला अस्तित्वात राहण्याचा अधिकार नाही अनेक नगरपालिकांसमोर सांडपाण्याची अव्यवस्था हा सर्वात मोठा प्रश्न आहे भंगी मंडळी कशा अवस्थेत रहता याचा तुम्ही विचार तरी करता का लोकांना ते म्हणत तुम्ही स्वतः जोवर हातात झाडू आणि बादली घेत नाही तोवर तुमची गावं शहरं स्वच्छ होणार नाहीत ते शाळा पाहिला जायचे तेव्हा शिक्षकांना म्हणत पुस्तकी शिक्षण देण्याबरोबरच मुलांना तुम्ही उत्तम स्वयंपाकी आणि उत्तम सफाईतज्ञ बनवाल तर तुमची संस्था आदर्श करू शकाल विद्यार्थ्यांना त्यांचा सल्ला असे तुम्ही स्वतः तुमचे भंगी झालात तर तुम्ही तुमचा परिसर स्वच्छ ठेवाल व्हिक्टोरिया क्रॉस मिळण्यापेक्षाही चांगला भंगी व्हायला जास्त धैर्य लागतं आश्रमाजवळ राहणारे खेडूत आपल्या महिलावर माती टाकायला नाकार देत ते म्हणत हे भंग्याचं काम आहे महिलाकडे पाहणंही पाप आहे तर त्यावर माती टाकणं हे जास्तच पाप होईल गांधीजी खेड्यांमधल्या सफाई कामावर स्वतः देखरेख करत त्यांना उदाहरण घालून देण्यासाठी ते काही महिने स्वता हातात झाडू बादली घेऊन जात मित्र आणि पाहुणे त्यांच्याबरोबर जात ते बादल्या भरून कचरा महिला गोळा करत आणि तो खड्ड्यांमध्ये पुरून टाकत आश्रमातही सर्वसफाईचं काम आश्रमवासेच करत गांधीजी त्यांना मार्गदर्शन करत वेगवेगळ्या धर्माची वंशाची रंगाची माणसं तिथे राहत आश्रमाच्या परिसरात कुठेही कचरा दिसत नसे सगळा कचरा खड्ड्यांमध्ये पुरला जाई भाज्यांची देठ सालं आणि वाया गेलेले अन्न खताच्या खड्ड्यांमध्ये जाई महिलावधूनही सोनखत तयार केले जाई सांडपाण्याचा उपयोग बागेसाठी होत असे बांधलेली ड्रेनेज व्यवस्था नसूनही आश्रमात माशा नसत दुर्गंध गांधीजी स्वतः आणि त्यांचे सहकारी आळीपाळीनं सफाई करत त्यांनी बादली मुताऱ्या आणि खड्ड्यांचे संडास वापरणं सुरू केलं आश्रमात येणाऱ्या सर्व पाहण्यांना तेही नवे शोध मोठ्या अभिमानानं दाखवत गरीब असोत वा श्रीमंत नेते असोत वा अनुयायी भारतीय परदेशी सर्वांनाही सुजतागृह वापरावी लागत या प्रयोगामुळे हळूहळू भंगी कामाविषयीचा तिरस्कार आश्रमवासियांच्या मनातून निघून गेला गांधीजींना जेव्हा केव्हा सफाईचं काम करायची संधी मिळत असे तेव्हा त्यांना फार आनंद होत असे संडास किती स्वच्छ आहे यावरून लोकांच्या स्वच्छतेची समज लक्षात येत असे ते म्हणत शहात्रव्या वर्षी मोठ्या अभिमानानं ते म्हणत माझा संडास इतका स्वच्छ असतो की त्यात तुम्हाला एकही डास दिसणार नाही आणि कसलीही दुर्गंध येणार नाही मी स्वतः माझा संडास साफ करतो बऱ्याच वेळा ते स्वतःचं भंगी असं करत आणि सफाई कामगार म्हणून मरण आलं तरी ते समाधानानं जातील असंही म्हणत कर्मठ हिंदूंना ते म्हणत की अस्पृश्यांबरोबरच माझ्यावरही सामाजिक बहिष्कार घाला ते भंग्यांच्या वस्तीत जात असत आणि भंगी आपल्या कहाण्यात त्यांना सांगत गांधीजी म्हणत सफाईचं काम करण्यात काही कमीपणा नाही ते त्यांना दारू पिणं मांसार करणं सोडून द्यायला सांगत त्यांनी सफाई कामगारांच्या संपाला कधीही पाठिंबा दिला नाही भंग्यांनी आपलं काम एक दिवसही बंद ठेवता कामा नाही असा त्यांचा आग्रह होता हरिजन पत्रिकेत त्यांनी आदर्शभंगी कसा असावा याबद्दल लिहिलं होतं संडास योग्य प्रकारे बांधण्याचं तंत्र त्याला अवगत हवं आणि नेमकी सफाईशी तंत्रही माहीत हवीत महिलाची दुर्गंधी कशी नष्ट करायची काय प्रकारची जंतुनाशकं कशी वापरली की रोगराही पसरणार नाही हेही त्याला माहीत हवं त्याचप्रमाणे बलमूत्रापासून खत कसं तयार करायचं हेही त्याला माहीत हवं सफाई काम जबरदस्तीनं कुणाच्या तरी गळ्यात घालायचं यापेक्षा गांधीजींना ते न टाळता समाजकार्य या पातळीवर न्यायचं होतं खादी यात्रेच्या दरम्यान गांधीजींचं एका सार्वजनिक सभेत भाषण होणार होतं त्यात सफाई कामगारांना जायला बंदी होती गांधीजींना हे समजलं तेव्हा ते आयोजकांना म्हणाले तुम्ही तुमचं भाषण आणि पैसे तुमच्याकडे ठेवा मी फक्त अस्पृश्यांची सभा घेणार आहे ज्यांना यायचं असेल त्यांनी या सभेत दोन वर्ष गांधीजी काही दिवस मुंबई आणि दिल्लीतल्या सफाई कामगारांच्या वस्तीत राहिल होते त्यांना त्यांच्या घरात राहायचं होतं आणि त्यांचं जेवण जेवायचं होतं पण त्या गोष्टी करायला त्यांचं वय फार होतं नाही म्हटलं तरी त्या लोकांनी गांधीजींची खास व्यवस्था केलीच गांधीजी एकदा सिमल्याला व्हाईस राहायला भेटायला गेल एका सहकारी पुढाऱ्याला तिथले भंगी वस्ती पाहायला पाठवलं जनावरांना राहायलाही ही वस्ती योग्य नाही असं जेव्हा त्यांना सांगितलं गेलं तेव्हा दुःखानं ते म्हणाले आज आपण भंगी बांधवांना पश्च्या पातळीवर नेल आह त्यांना स्वतःची मानवी प्रतिष्ठा विकून आत्मसमन्मान विकून काही पैसे मिळवावे लागतात भंगी माणूस त्यांचं जेवण कसे जवतो बघा कचऱ्यात बसून एखाद्या संडासाच्या भिंतीला सावलीत बसून तो जेवतो एखाद्याला खच्ची करायला ही एकच गोष्ट पुरेशी आहे भंगी मैलाची टोपरी डोक्यावरून घेऊन चाललाय हे दृश्यच त्यांना वैता योग्य ते औजारं वापरून किती व्यवस्थित भंगीकाम करता येतं ते गांधीजी दाखवत ती एक कला सोंटी आणि ते स्वतः ती नीटपणे करत स्वतः अस्वच्छ न होता एकदा एका परदेशी माणसानं गांधीजींना विचारलं तुम्हाला जर भारताचा एक दुसरा पुरता व्हायसुरा केलं तर तुम्ही काय कराल गांधीजी म्हणाले व्हायसुरायच्या घराजवळची भंगी वस्ती मी साफ करीन आणखी एक दिवस तुम्हाला दिला तर तेच काम मी दुसऱ्या दिवशीही करीन